वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग चवेचाळीसावा राक्षस राजाच्या आज्ञेने प्रहस्थाचा बलवान पुत्र जम्बूमाले मोठे दातांचे सोळे असणारा धनुष्य घेऊन निघाला ज्याने लाल रंगाचे वस्त्र अंगावर घेतले होते गळ्यात माळ घातली होती त्याच्या सुंदर कुंडले होते तो मोठ्या अंगाचा डोळे गरकर -गर फिरवणारा भयंकर आणि रणात अजिंक्य असा होता इंद्राच्या धनुष्यासारखे धनुष्य आणि मोठा सुंदर बाण घेऊन धनुष्याच्या प्रत्यंजेचा विजेच्या कडकडाटासारखा आवाज काढीत वेगाने तो आला त्याच्या महान धनुष्याच्या आवाजाने दिशोदा आणि आकाश दणणून गेले खेचरे जोडलेल्या रथात बसून त्याला आलेला पाहून वेगाने संपन्न असलेला हनुमान हर्षित झाला आणि त्याने गर्जना केली गोपुराच्या माथ्यावर बसलेल्या महाकपी हनुमानावर महातेजस्वी जंबूमालीने धारधार बाण मारले एक अर्धचंद्रबाण तोंडावर एक करणी बाण डोक्यावर आणि दहा नाराज बाण त्याच्या बाहूवर असे त्याने त्या वानश्रेष्ठाला मारले बाण मारलेले त्याचे तांबडे लाल तोंड शरद ऋतूत पूर्णपणे उमरलेल्या आणि सूर्यकिरण शिरलेल्या कमळासारखे शोभू लागले जसे आकाशातील महापद्म सुवर्ण बिंदू पडून ओले व्हावे तसे त्याचे, त्याचे लाल तोंड रक्ताने रंगून शोभू लागले राक्षसांच्या बाणांचा प्रहार होताच तो महाकपी संतापला बाजूला त्याला एक मोठी शिळा दिसली जोराने ती आप उपटून काढून त्या बलिष्ठाने ती फेकली त्या शिळेला दहा बाण क्रुद्ध झालेल्या राक्षसाने मारली आपला प्रहार फुकट गेला असे पाहून प्रचंड पराक्रमी हनुमंताने एक मोठा सालवृक्ष उपटला आणि तो वीर्यवान तो गरगर -गर फिरू लागला सालवृक्ष फिरवताना त्या महाबलवान वानराला पाहून महाबलिष्ठ जम्बूमालीने अनेक बाण सोडले चार बाणांनी त्याने तो सालवृक्ष तोडला पाच बाण वानराच्या हातावर मारले एक बाण उरात आणि दहा दोन स्तनांच्या मध्यभागी मारले शस्त्रांनी सर्वांग भरून जाऊन अतिशय क्रोधयुक्त तो होऊन तोच पूर्वीचा परीघ हाती घेऊन तो वेगाने फिरवू लागला अतिशय वेगवान युद्धमदाने बेभान झालेल्या आणि तो परी अतिवेगाने फिरवून जम्बूमानीच्या विशाल उरावर टाकला त्याबरोबर त्याचे राहिले नाही बाहू राहिले नाही गुडघे राहिले नाहीत मग कुठले धनुष्य कुठला रथ आणि कुठले घोडे आणि कुठले बाण सर्व दिशेनासे झाले त्या जोरदार आघाताने महारथी जम्बूमाले ठार झाला तो शाखोपशाखांचे चूर्ण झालेल्या वृक्षासारखा मरून भूमीवर पडला जम्बूमाले मा मारला गेला महाबलवान किंकर मारले गेले हे ऐकून रावण संतापला त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले महाबलसंपन्न प्रहस्तपुत्र मेला असे कळताच क्रोधाने लाल डोळे गरगर फिरून त्या राक्षस राजाने चटकन अतिशय पराक्रमे आशा आमात्याच्या पुत्रांना जाण्याची आज्ञा केली सुंदरकांडाचा चवेचाळीसावा सर्ग समाप्त